स्कंध तिसरा अध्याय एकोणीसावा स्वयंवर प्रसंगी विवाद उत्पन्न होतो व्यास म्हणाले या प्रमाणे भरत्याने सांगितले असता त्या राणीने आपल्या अल्पवयी कन्येला मांडीवर बसोली। त्या सुहास्य वदनेचे सांत्वन करून ती तिच्याशी मधुर भाषण करू लागली ती म्हणाली हे सुमती मला अप्रिय असे हे भाषण तू कशाकरता करीत आहेस हे सुव्रते या भाषणाने तुझ्या पित्याला दुःख होत आहे सुदर्शन अतिशय दुर्दैवी आहे राज्यापासून तो भ्रष्ट झाला आहे त्याला कोणाचा आश्रय नाही सैन्य किंवा कोश यापैकी त्याच्यापाशी काहीच नाही बांधवांनीही त्याचा त्याग केलेला आहे तू मातेसह वनामध्ये जाऊन फल मुलावर उपजीविका करीत आहे तो सुदर्शन सांप्रत कृश झाला आहे हा भाग्यहीन वनवासी राजपुत्र तुला योग्य वर नाही हे कन्यके बुद्धिमान रूपवान अत्यंत मान्य आणि राजचिन्हांनी अलंकृत असे इतर राजपुत्र तुला योग्य आहेत ह्या सुदर्शनाचाही मनोहर आणि सर्व लक्ष संपन्न असा भ्राता असून तो कोशल देशामध्ये राज्य करीत आहे हे सुरते दुसरेही ह्या सुदर्शनाला न वळण्याचे जे कारण मी श्रवण केले आहे ते तू ऐकून घे युधाजीत राजा सर्वदा ह्याच्या वधाची इच्छा करीत असतो त्याने सह मसलत करून मोठे युद्ध केले आणि वीरसेन राजाचा वध करून आपल्या कन्येचा पुत्र राज्यावर बसवला इतकेच नवे परंतु सुदर्शनाचा वध करण्याकरता भरदवाज मुंच्या आश्रमामध्येही तो गेला परंतु मुनींनी निवारण केल्यामुळे तो आपल्या घरी परत गेला शशिकला म्हणाली हे माते तो राजकुमार वनवासी जरी आहे तरी तोच मी मनामध्ये पती योजलेला आहे म्हणून हे तुझे मागणे माझा काय उपयोगी आहे पतीव्रता सुकन्या चवनपती प्राप्त करून घेऊन त्याच्या शुश्रूषेविषयी तत्पर होऊन राहिलेली होती पती शुश्रूषा स्त्रियांना स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहे खरोखर स्त्रीचे अकृत्रिम प्रेमच सुखदायक होत असते याच भगवतीने स्वप्नामध्ये तो उत्कृष्ट मा, वर मला कथन केला आहे त्याशिवाय दुसऱ्या राजकुमाराचा मी कसा बरे आश्रय करीन माझ्या चित्रूप भिंतीवर भगवतीने सुदर्शनस रेखून ठेवलं आहे त्या प्रियकांताला सोडून मी दुसरा पती करणार नाही याप्रमाणे तिने पुष्कळ उदाहरणे देऊन वैदर्भीचा निषेध केला असता तिने कन्याने केलेले सर्व भाषण भरत्याला अत्यंत उत्सुकतेने कळवले नंतर स्वयंवराच्या पूर्व दिवशी आपत आणि बहुश्रुत असा एक द्विज शशिकलेने सुदर्शनाकडे सतवर पाठवला तेव्हा ती त्याला म्हणाली माझ्या पित्याला समजू न देता आपण भरदबाज मुंच्या सुदर्शनाकडे जा हे प्रभू वेगाने जाऊन त्याला माझा निरोप सांगा त्याला सांगा की माझ्या पित्याने खरोखर माझ्याकरता स्वयंवराची तयारी केली आहे तेथे बलाढ्य राजे अनेक येणार आहे परंतु प्रेमपूर्वक मी सर्वस्वी आपल्यालाच मनामध्ये वरले आहे हे देवतुल्य राजकुमारा भगवतीने भगवतीनेही स्वप्नामध्ये आपलाच निर्देश माझ्यापशी केलेला आहे माता पित्रांनी जरी मला सांगितले तरीही मी आपल्याशिवाय दुसऱ्याला वरणार नाही तसा प्रसंग आल्यास मी विषप्राशन करीन वा प्रदी अग्नीमध्ये उडी घालीन मनाने कृतीने आणि वाचेने मी आपणालाच पती आहे भगवतीच्या प्रसादने आपल्याला यश प्राप्त होईल दैवाचे उत्कृष्ट बोलाय असे समजून आपण त्वरित या ठिकाणी यावे चराचर जगत दैव आणि शक्तीवरच अवलंबून आहे भगवतीने जे सांगितले आहे ते कधीही मिथ्या होणार नाही कारण शंकरादी सर्व देवताही तिच्याच आधीन आहेत हे, हे ब्राह्मणा याप्रमाणे आपण त्या राजपुत्राला एकांतामध्ये माझा निरोप सांगा हे निष्पा हे कार्य सिद्धीच जाईल असे आपण करा याप्रमाणे सांगून आणि दक्षिणा देऊन तिने तो द्विज पाठवला असता तिथे जाऊन सुदर्शनाला सर्व निवेदन केले आणि तो सत्वर परत आला ते समजल्यावर सुदर्शनाने ते, ते भरद्वाज मुंनीही त्याला मोठ्या आदराने पाठवले याप्रमाणे जाण्याविषयी उद्युक्त झालेल्या त्या पुत्राला मनोरमा अतिशय दुःखाकुल आणि त्रस्त होऊन नेत्रांमध्ये अश्रू आणून कापत म्हणाली तू खरोखर काय विचार करून त्या राजसमाजामध्ये स्वयंभराकरता एकटाच आज जात आहेस तुझ्याशी दुसऱ्याचे वैर घडलेले आहे युद्धाजीत राजा तुझा वध करण्याच्या उद्देशाने तेथे येईल तुला आश्रय देणार नाही म्हणून हे बाळा तेथे जाऊ नकोस अरे तू माझा एकूणता एक मुलगा असून मी तुझ्या आधारावर राहिलेली आहे आता मला कोणाचा आश्रय नसून मी दिन झाले आहे ह्याच तू हे महाभाग्यशाली बाळा नकोरी तू आज माझी निराशा करू अरे ज्याने माझ्या पित्याचा वध केला तू युधाजीत राजाही तेथे गेलेला आहे तू एकटा तिथे गेलास म्हणजे तो, तो, गेला तो तुझा वध करील सुदर्शन म्हणाला जे भवितव्य असेल ते घडून येईलच ह्याविषयी विचार करण्याचे कारण नाही जगनमातेच्या आज्ञेने मी आज स्वयंवराला जात आहे हे कल्याणी तू शोक करू नकोस हे सुमुखी तू जातीने क्षत्रिय आहेस भगवतीच्या प्रसादामुळे मला केव्हाही भय वाटत नाही ह्याप्रमाणे बोलून आणि रथारुढ होऊन सुदर्शन जाण्यास उद्युक्त झाल्याचे दृष्टीस पडल्यावर मनोरमेने आशीर्वादाच्या योगाने आपल्या पुत्राला आनंदित केले ती म्हणाली अग्रभागी अंबिका आणि पृष्ठभागी पार्वती तुझे रक्षण करू त्याचप्रमाणे विषम मार्गामध्ये वाराही दुर्गम प्रदेशामध्ये दुर्गा घोर कलहसी परमेश मतंगी स्वयं भवमोचनी भुज रक्षण करू गिरी दुर्गम स्थला गिरिजा चौका मध्य चामुंडा अरण् मध्य स्वेच्छे संचार करनी सनातनी तुझे रक्षण करू रघुवंश श्रेष्ठा विवादामध्ये वैष्णवी शक्ती तुझे रक्षण करो हे सौम्या रडामध्ये शत्रूंशी समागम झाला असता भैरवी तुझे रक्षण करो सर्व देशांमध्ये महामाया जगन्माता आणि सच्चितानंदरूपी भोनेश्वरी तुझे रक्षण करो असे आशीर्वाद देऊन भयाने व्याकुळ झालेली ती माता कापत कापतच त्याला म्हणाली काहीही झाले तरी मी तुझ्याबरोबर येईन तुझ्या वाचून येथे अर्धे निमिषही राहण्याची माझी इच्छा नाही हे वत्सा जेथे जाण्याचे तुझ्या मनामध्ये असेल तेथे तू मला बरोबर ने असे बोलून ती माता दासीसह्राह्मणा हर्षयुक्त होऊन चालू लागले नंतर तो रघुवंश सुदर्शन केवळ एका रथामध्ये वाराणसीमध्ये प्राप्त झाला हे सुबाहूला समजल्यावर त्याने त्याचा पूजा दिकानी सत्कार केला वास्तव्य करण्याकरता एक मंदिर दिले अन्न पानादिकांची व्यवस्था केली शुश्रूष करता से त्याची ठेवली सेवकाला त्याचप्रमाणे करुष देशाधिपती मद्र देशाधिपती वीर सिंधुराज योद्धा महिष्मती पांचालराज पर्वतीय अतिवीरवान कामरूप देशाधिपती कर्नाटक देशाधिपती चोल देशाधिपती आणि महाबलाढ्य विदर्भ देशाधिपती हेही तेथे आले सैन्य औक्ष जुळले आणि सर्व बाजूंनी तळ देऊन राहिलेल्या सैन्यामुळे ती नगरी फुलून गेली असे अनेक राजे श्रेष्ठ गज अश्व इत्यादी सैन्य बरोबर घेऊन स्वयंवर अवलोकन करण्याच्या उद्देशाने तेथे जुळले होते नंतर तेथे जुळलेले ते राजकुमार एकमेकांना म्हणाले महामुनीच्या आश्रमात राहणारा हा सुदर्शन मातेसह रथारुढ होऊन एकटाच निर्भयपणे येथे आला आहे हे योग्य आहे काय आणि आयुध यासह आलेल्या या, या महाराजपुत्रांचा त्याग करून ती राजकन्या महापराक्रमी परंतु सैन्यही नसलेल्या अशा सुदर्शनाला वरणार आहे काय नंतर महाराज युधाजीत त्या भूपतीना म्हणाला त्या राजकन्येकरता मी त्याचा वध करीन यात संशय नाही तेव्हा नीतिमान केरळ देशाधिपती त्याला म्हणाला हे राजा ह्या इच्छा स्वयंवरामध्ये युद्ध करण्याचे कारण नाही बलात्काराने कन्याहरण करणे हा प्रकार येथे नाही तो शौर्य शुल्क स्वयंवरामध्ये शुल्क स्वयंवरा ना स्वयंवर नाही येथे कन्येचे स्वयंवर व्हावयाचे आहे म्हणून विवाद उपस्थित होण्याचे कारणच काय प्रथमता आपण ह्याला अन्यायाने राज्यावरून हकलून लावले आहेत हे नृप्रेष्ठा ते प्रचंड राज्य आपण आपल्या दौहित्राला अर्पण केले आहे हे भाग्यशाली भूपते हा ही सुदर्शन कौशल दे ह्या अपराधाचे फल खरोखरच आपल्याला प्राप्त होईल या जगताचा कोणीतरी दीर्घायुषी जगदीश शास्त आहे हे राजेंद्रा परिणामी धर्माचा आणि सत्याचा, सत्याचा जय होत असतो अधर्माचा आणि असत्याचा जय होत नाही म्हणून आपण खरोखर आणि तिने वागू नका पाप सोडून द्या आपला नातूही येथे आला आहे तोही रुपवान श्रीमान राज्याधिपती आहे यास्तव कदाचित त्याला तरी ती राजकन्या का नाही त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा बलाढ्य असे इतर राजपुत्र हवे तितके पडले आहेत परंतु ह्या स्वयंवरामध्ये ती राजकन्या योग्य वाटेल त्याचा स्वीकार करीन त्याप्रमाणे पती भरल्यानंतर विवाद तो कोणता राहिला हे भूपतीनो तुम्हीच सांगा कि समंजस पुरुषाने ह्या प्रसंगी परस्पर विरोध धरणे योग्य आहे काय असे कधीही होणार नाही अध्याय एकोणीसावा समाप्त